वाल्मिकी रामायण अयोध्याकांड सर्ग त्र्याण्णव त्रि प्रचंड सेना चालली असता वनात असलेल्या पशूंच्या कळपांचे नायक पिसाट होऊन आपल्या कळपासह त्रस्त होऊन पळत सुटले वृक्ष जातीचे जा हरिण पाठीवर पांढरे टिपके असणारे अशना हरिण रुरुजातीचे जा हरिण वनोपवनात डोंगरात नद्यात चहूकडे दिसत मनात आनंद झालेला दशरथ पुत्र धर्मात्मा भरत आपले प्रचंड आवाज करीत जात असलेली चतुरंग सेना बरोबर झाकून टाकली असंख्य घोडे आणि महाबलिष्ठ हत्ती त्यांच्या योगाने भूमी त्यावेळी बराच काळ पर्यंत दिसेनाशीत झाली बरेच दूर चालून गेल्यानंतर वाहने थकली असताना तो श्रीमान भरत मंत्री श्रेष्ठ वशिष्ठांना म्हणाला या प्रदेशाचे जे रूप मला दिसते आणि जे मी ऐकले आहे त्यावरून भरतवाजाने ज्या प्रदेशाविषयी सांगितले होते त्याच प्रदेशाला आपण आलो होत असे दिसते हा चित्रकूटगिरी ही मंदाकिनी नदी ते दूर काळ्या मेघासारखे वन चमकत आहे यावेळी चित्रकूटाची रम्य शिखरे माझ्या पर्वतप्राय हत्तीकडून तुडवली जात पर्वताच्या शिखरावर हे वृक्ष फुले टाकत आहेत जण उन्हे पाणी साठवून ठेवणारे शामन मेघ पाणी शिंपडत आहे शत्रुघ्न किन्नर फिरत असलेला हा प्रदेश मोठमोठ्या मकरमाशाने समुद्र भरून टाकावा तसा घोड्याने भरून टाकलाय हे हरिणांचे कळप सैन्यामुळे उठलेले वेगाने पळत आहे जण शरद ऋतू वाऱ्याने पळवलेले मेघांचे समुद्र दक्षिणेकडे लोक मेघवरने कमळाच्या पाकळ्याने आपले केसांचे बुचडे जसे शृंगारतात तसे या वृक्षाने फुलांच्या माळाने आपले शेंडे शृंगारले कसलाही किलबिलाट नसल्यामुळे घोर वाटणारे हे वन माणसाने भरून गेल्यामुळे यावेळी मला अयोध्येप्रमाणे भासते खेचराने उधळलेल्या धुळीने आकाश झाकून गेल्यासारखे झाले ती धूळ वारा झटकन बाहून येते जडू मला आवडावे असेच तो करीतय शत्रुघ्न घोडे जोडलेल्याने मुख्य सारथी बसलेले हे रज कसे एकत्र मिळून वेगाने या वनात चालून येते ता पहा हे सुंदर दिसणारे मोर या पक्ष्यांच्या पर्वत निवासावर अशा रीतीने एकदम ध्याड आल्यामुळे तसे घाबरून गेले हा देश मला फारच सुंदर दिसतो हे निष्पा हा तापसाच्या पाठीवर ठिपके असलेले हरिण हरीन। हरिणींच्या सह या वनात खूप आहेत फुलांनी चित्रित करावे तसे हे सुंदर दिसतात बरे सैन्याचा इथे मुक्काम करावा त्यांनी सारे वन धुंडाळावे आणि ते उभेता पुरुष व्याघ्र राम लक्ष्मण कुठे दिसतात का ते पहावे भरताचे बोलणे ऐकून हाती शस्त्रे घेतले असलेले शूर पुरुष त्या वनात आत गेले तेव्हा त्यानं धुराचे टोक दिसले ते धुराचे टोक बघून भरताकडे येऊन ते त्याला म्हणाले मनुष्य नसेल तर राग्निही असणार नाही तेव्हा तेथेच ते दोघे असले पाहिजेत हे उघड आहे जर ते परंतप नरव्याघ्र राजपुत्र तेथे नसतील तर रामासारखेच दुसरे कोणी तपस्वी असतील हे स्पष्ट आहे ते त्यांचे योग्य वाटणारे बोलणे ऐकून शत्रूंचा निपात करणारा भरत सैन्याला म्हणाला सावधगिरीने येथेच थांबा येथून पुढे जाऊ नका मी सुमंत्र आणि धृती यांच्यासह जातो असे त्याने सांगितले तेव्हा ती सैन्य आजूबाजूला पसरून तेथेच थांबली जेथे धुराचे टोक दिसत तिकडे भरताने आपली दृष्टी लावली जी सेना भरताने तेथे थांबवली ती पुढच्या भूभागाकडे एकसारखी पाहू लागली आता प्रिय रामाचा समागम थोड्याच वेळात होणार असे जाणून ते आनंदित झाले अयोध्याकांडाचा त्र्याण्णव सर्ग समाप्त